अध्याय आठवा नारायण कवचाचा उपदेश परीक्षितानं विचारले भगवंत ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रैलोक्याच्या राजलक्ष्मीचा उपभोग घेतला ते नारायण कवच मला सांगावे तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर कसा विजय मिळवला हेही सांगावेत श्री शुक्रदेव म्हणाले परीक्षिता जेव्हा देवानी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायण कवचा उपदेश केला तो तू एकाग्र चित्ताने ऐक विश्वरूप म्हणाला भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावे त्याचा विधी असा प्रथम हातपाय धुवून आचमन करावे नंतर अनामिकेत दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंतकरणाने ओम नमो नारायणाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने हृदयादी अंगन्यास आणि अंगुष्ठादि करन्यास करावा प्रथम ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राच्या ओम इत्यादी आठ अक्षरांचा क्रमशः पाय गुडघे मांड्या पोट हृदय वक्षस्थळ मुख आणि मस्तक येथे न्यास करावा किंवा पूर्वोक्त मंत्राच्या यकारापासून सुरुवात करून ओंकारापर्यंत आठ अक्षरांचा मस्तकापासून आरंभ करून त्याच आठ अंगांवर उलट प्रमाणे न्यास करावा यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षर मंत्राच्या ओम इत्यादी बारा अक्षरांचा उजव्या तर्जनीपासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची आठ बोटे आणि दोन अंगठ्यांच्या दोन दोन गाठींमध्ये न्यास करावा नंतर ओम विष्णवे नमहा या मंत्राचे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर वीचा ब्रह्मरंध्रानवर श चा भोयांवर शेंडीवर वेचा दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि न शरीरातील सर्व गाठींचे ठिकाणी न्यास करावा तदनंतर ओम म असायफट म्हणून दिग्बंध करावा अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्र स्वरूप होतो यानंतर सर्व ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण अशा इष्टदेव भगवंतांचे ध्यान करावे आणि आपणही तद्रूप आहोत असे चिंतन करावे त्यानंतर विद्या तेज आणि तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा ज्यांनी गरुडाच्या पाठीवर आपले चरणकमळ ठेवले आहे आणि मधी आठ सिद्धी ज्यांची सेवा करीत आहेत ज्यांच्या आठ हातांमध्ये शंख चक्र ढाल तलवार गदा बाण धनुष्य आणि पाश आहेत ते श्रीहरी सर्व प्रकारे आणि सर्व बाजूंनी माझे रक्षण करोत मच्छ्यावतारी भगवान पाण्यामध्ये पाण्यातील जंतूंपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझेरक्षण करूत मायेने ब्रम्हार्याचे रूप धारण करणारे वामनावतार जमिनीवर आणि विश्वरूप श्री त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करूत ज्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेल्या होत्या आणि गर्भवतींचे गर्भ गळून गर्भ पडले होते ते दैत्य राजाचे भगवान नृसिंह किल्ले जंगल रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी माझे रक्षण करोत आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराहावतार मार्गामध्ये परशुराम पर्वतांच्या शिखरांवर आणि लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाचे वेळी माझे रक्षण करोत भगवान नारायण जारण मारण इत्यादी आभिचारिक कर्मांपासून आणि सर्व प्रकारच्या अपघातांपासून माझे रक्षण करोत ऋषी श्रेष्ठ नर गर्वापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून आणि त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनांपासून माझे रक्षण करोत सनतकुमार कामदेवापासून हयग्रीव रस्त्याने चालते वेळी घडणाऱ्या देवमूर्तींना नमस्कार इत्यादी न करण्याच्या अपराधापासून देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधांपासून आणि कच्छपावतार सर्व प्रकारच्या नरकांपासून माझे रक्षण करोत भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून जितेंद्रिय ऋषभदेव सुख दुःखादी भीतीदायक द्वंद्वांपासून यज्ञ भगवान लोकोपवादापासून बलराम मनुष्य निर्मित कष्टांपासून आणि श्री शेष क्रोधवश नावाच्या सापांच्या समूहापासून माझे रक्षण करूत भगवान व्यास अज्ञानापासून बुद्धदेव नास्तिकांपासून आणि प्रमादांपासून माझे रक्षण करूत धर्मरक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कलकी कळी काळाच्या दोषांपासून माझे रक्षण करून गदाधारी केशव प्रार्थककाळी वंशीधर गोविंद सकाळी तीक्ष्ण शक्तीधारी नारायण दुपारच्या आधी आणि मध्यान्हि चक्रराज सुदर्शनधारी विष्णू माझे रक्षण करुन तिसऱ्या प्रहरी प्रचंड धनुषधारी मधुसूदन आणि संध्याकाळी ब्रह्माधी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करोत सूर्यास्तानंतर हृषिकेश मध्यरात्रीचा अगोदर आणि मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाम माझे रक्षण करोत मध्यरात्रीनंतर श्री वत्सनांचन श्रीहरी ऊषभकाळी खडगधारी भगवान जनार्दन सूर्योदयाच्या पूर्वी श्री दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालमूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करोत हे सुदर्शना तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्निसमान तीव्र आहेत तू भगवंतांच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतेस आग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सहाय्याने गवत वगैरे जाळून टाकते त्याचप्रमाणे तू आमच्या शत्रूसेनेला लगेच जाळून टाक हे कौमोदकी गदे तुझ्यापासून निघणाऱ्या खिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असह्य आहे तू भगवंतांची आवडती आहेस तू कुष्मांड विनायक यक्ष राक्षस भूत प्रेत इत्यादी कांचा करून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर हे शंखश्रेष्ठा भगवान श्रीकृष्णांनी फुंकल्यानंतर तू भयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरका पुडो तसेच यातुधान प्रमद प्रेत मातृका पिशाच, ब्रह्मराक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना येथून पळवून लाव हे तीक्ष्ण धारीच्या श्रेष्ठ तलवारी तू भगवंतांच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्नविच्छिन्न करून शेकडो चंद्रांप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली माझ्या शत्रूंचे डोळे तू बंद कर आणि पापी नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर सूर्यादिग्रह धूमकेतू दुष्ट मानसे साफ दाढा असणारे भूत प्रेत इत्यादी तसेच पापी प्राण्यांपासून आम्हाला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आमच्या हिताच्या विरोधी असतील ते सर्वजण भगवंतांचे नाम रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट होत बृहद रथांतर इत्यादी सामवेदीय स्तोत्रांनी ज्याची स्तुती केली जाते तो वेदमूर्ती भगवान गरुड आणि विश्वक्सेन आपल्या नामोच्चारणाच्या प्रभावाने आमचे सर्व सर्वतरेच्या संकटांपासून संरक्षण करोत श्रीहरीचे नाम रूप वाहन आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी इंद्रिये मन आणि प्राणांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करोत जेवढी म्हणून कार्यकारण रूप जग आहे ते वास्तविक भगवंतच आहे या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उपद्रव नाहीसे हो ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे त्यांच्या दृष्टीने भगवंतांचे स्वरूप भेदरहित आहे तरीसुद्धा ते आपल्या मायेने अलंकार आयुधे आणि रूप नावाच्या शक्ती धारण करतात ही गोष्ट सत्य आहे याच कारणाने सर्वज्ञ सर्वव्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपात आमचे सर्वत्र रक्षण करोत जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात ते भगवान नृसिंह दिशोपदेशात वर खाली आतबाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करोत इंद्रा मी तुला हे नारायण कवच सांगितले हे कवच तू धारण कर म्हणजे अनायासेस सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशील हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायांनी स्पर्श करतो तो ताबड़तो सर्व भयान भयांपासून मुक्त होतो जो ही वैष्णवी विद्या धारण करतो त्याला राजा चोर पिशाच्य वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राह्मणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता येथे त्या ब्राह्मणाचे शरीर पडले होते त्यावरून एक दिवस गंधर्व राजचित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता तेथे येताच खाली डोके करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वालखिल्ली मुनी सांगितले की हा नारायण कवय धारण केल्याचा परिणाम आहे तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाच्या वाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोक गेला श्री शुक म्हणतात जो हे नारायण कवच योग्य वेळी ऐकून आदरपूर्वक धारण करतो समोर सर्व पाणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो विश्वरूपापासून शतकृतू इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकले आणि तो त्रैलोक्यलक्ष्मी का उपभोग लागला, अध्याय आठवा समाप्त